स्कंद चौथा अध्याय चौदावा शुक्राचार्यांचा उपदेश असा मनामध्ये विचार करून तो शुक्र त्या दैत्याना हसत हसत म्हणाला हे दैत्य हो माझे रूप धारण करून ह्या देवगुरूने खरोखर तुम्हाला फसविले आहे मी खरा शुक्र असून हा देवकार्य साधणारा कपटी गुरु आहे आणि ह्याने तुम्हाला फसवलेले आहे तुम्ही माझे यजमान आहात यात संशय नाही हे आर्य हो तुम्ही याच्या भाषणावर विश्वास ठेवू नका माझे रूप धारण केलेला हा दांभिक देवगुरू आहे हे यजमान हो तुम्ही माझ्याकडे या आणि ह्या बृहस्पतीचा त्याग करा हे त्याचे भाषण श्रवण केल्यानंतर ते उभयताही सारखेच आहेत असे पाहून दैत्याना मोठे आश्चर्य वाटले हा आपल्याला उपदेश करणारा खरा शुक्र आहे असा त्यांचा निश्चय झाला परंतु ते पुन्हा संशयात पडले आणि त्यांच्या मनाचा निश्चय होईना तेव्हा ते अतिशय गोंधळलेले पाहून शुक्राचे रूप धारण करणारा गुरु त्याचाच फायदा घेऊन त्यांना म्हणाला दैत्य हो हा देवगुरू असून तुम्हाला फसवीत आहे ह्या देवगुरूने माझे रूप धारण केले आहे आणि देवकारे सिद्धीच जावे येत तुम्हाला फसवण्याकरता हा इथे आलेला आहे हे दैत्य हो तुम्ही त्याच्या भाषणावर विश्वास ठेवू नका शंकरापासून मला जी विद्या प्राप्त झाली आहे ती तुम्हाला शिकवीन म्हणजे खरोखर देवांपासून तुम्हाला जय प्राप्त होईल खात्री झाली तेव्हा त्याने दानवांना नाना प्रकाराने समजावून सांगितले पण विपरीत कालगतीमुळे गुरु मायेने मोहित झालेल्या त्या दैत्यांची काही केल्या समजूत पटली नाही पूर्वीचाच निश्चय कायम करून ते खऱ्या शुक्राला म्हणाले हा आमचा गुरु धर्मात्मा आणि बुद्धिमान असून आमच्या हितासाठी तत्पर आहे हाच खरा भृगुनंदन असून सतत 10 वर्षे आम्हाला शिकवित आहे म्हणून तू चालता हो तू आम्हाला कपटी दिसत आहेस तू आमचा गुरु नव्हेस असे बोलून त्यांनी त्या शुक्राची निर्भत्सना केली प्रणिपातपूर्वक अभिनंदन करून त्यांनी प्रेमाने शुक्र म्हणून गुरूचा स्वीकार केला तेव्हा देवगुरुने उपदेश करून अतिशय आहे आणि तेही तन्मय होऊन गेले आहेत असे अवलोकन करूनही त्यान तुम्ही माझे म्हणणे मान्य करीत नाही त्या अर्थी तुम्ही बेशुद्ध झाला आहात तुमचा लवकरच पराभव होईल थोडक्याच वेळाने माझ्या आवज्ञेचे फल खरोखर तुम्हाला प्राप्त होईल आणि नंतर या, तो तो या गुरुचे सर्व समजून येईल असे बोलू क्रुद्ध झालेला आणि ब्रहस्पती आनंदीत होऊन तेथे सावध राहिला नंतर शुक्राने त्या दैत्यांना शाप दिल्याचे समताक्षणी गुरुने शुक्राचे रूप टाकून स्वतःचे रूप धारण केले वेगाने तेथून निघून तो इंद्राकडे गेला आणि त्याला म्हणाला माझ्या हातून देवकार्य सिद्धीच गेले यात संशय नाही कारण शुक्राने त्या दैत्यांना शाप दिला सुन, मी ही त्यांचा त्याग केला आहे त्यामुळे ते आता त्या खरोखर निराधार झाले आहेत तस्मात हे सूर्यश्रेष्ठ हो तुम्ही संग्रामा करता प्रयत्न करा हे इंद्रा मी त्यांना निर्बल आणि शापदग्ध केले आहे हे गुरुचे भाषण श्रवण करून इंद्राला आनंद झाला तसास तो सर्व दिवा देवांना ते सर्व ब्रहस्पतीची प्रशंसा करू लागले नंतर उद्योग करून शेवटी स्वस्त बसलेले महाबलाढ्य देव पुनरपी युद्ध करता उद्युक्त झाले आहेत आणि बृहस्पती गुप्त झाला आहे असे समजून आल्यावर सर्व दैत्य चिंताक्रांत झाले आणि त्या गुरुच्या मायेने मोहित झालेले ते दैत्यपापसात म्हणाले खरोखर आपण सर्व फसलो आता मनामध्ये क्रुद्ध होऊन गेलेल्या त्या महात्म्या खऱ्या शुक्राचार्याला प्रसन्न करून घेतले पाहिजे कपटपटू पापी भ्रातृप्रत्नीचा उपभोग घेणारा अंतःकरण मलिन पण बाहेरून मात्र शुद्ध असलेला तो देवगुरू आम्हाला फसवून गेला आता काय करावे आता या खऱ्या भृगुनंदनाला शरण जाऊन त्याची सेवा केली पाहिजे त्यालाच प्रसन्न करून घेतले पाहिजे आता काय करावे कोठे जावे आणि क्रुद्ध झालेल्या शुक्राचे मन आनंदित करून सहाय्या करता त्याला आम्ही प्रसन्न तरी कसे करावे याचा विचार करील ते सर्व एकत्र जुळलेले दैत्य भीतीने थरथर कापू लागले नंतर प्रल्हादाला पुढे करून ते पुनरपी त्या भृगुनंदनाकडे गेले मौन त्या मुच्या चरणाम केला तेव्हा क्रोधाने मायने मोहित झालेल्या परंतु माझे योग्य हित कारक आणि पवित्र भाषण तुम्हाला मान्य झाले नाही इतकेच नव्हे तर तुम्ही बृहस्पतीच्या आधीन होऊन माझा अवमान केला खरोखर त्या अवमानानेच हे फळ उन्मत्त झालेल्या तुम्हाला आज प्राप्त झाले आहे म्हणून सत्वापासून भ्रष्ट झालेल्या मूर्ख दैत्य हो देवकार्य साधण्याच्या उद्देशाने तो कपट वेशधारी वंचक जिकडे गेला असेल तिकडेच तुम्ही आता जा मी त्याच्यासारखा वंचक नाही याप्रमाणे संदिग्ध आणि उपरोधिक वाणीने शुक्र बोलू लागला असता प्रल्हाद त्याचे पाय धरून म्हणाला हे भार्गवा खरे आमचे हित कोणते हे आम्हाला खरोखरच कळते म्हणूनच आम्ही आज आतुर होऊन आपणाकडे आलो हो। आहोत आपणाला पुत्रतुल्य असलेल्या आमा यजमानांचा आपण त्याग करू नका मंत्र प्राप्ती करता आपण गेल्यानंतर त्या दुरात्म्या धूर्त बृहस्पतीने आपला वेश आणि मधुर भाषण ह्यांच्या योगाने आम्हाला फसविले अज्ञानामुळे घडलेल्या दोषाबद्दल शांत पुरुष इतके क्रुद्ध होत नाहीत हे आपण जाणतच आहात आता आमचे चित्त आपले ठिकाणीच लीन आहे हे महाविचारी मुने तपोबलाने आमचे तुमच्या ठिकाणी असलेले खरे प्रेम जाणून आपण क्रोधाचा त्याग करा साधूंचा कोप क्षणिक असतो असे सर्व मुनींचे म्हणणे आहे स्वभावतः शीत असलेले उदक अग्नीचा अथवा उष्णतेचा संयोग झाल्याने जरी उष्ण होते तरी वियोग होण्याबरोबर शीत होत असते क्रोध चांदाळ रूप असल्यामुळे त्यागच केला पाहिजे म्हणून सूरता क्रोधाचा त्याग करून आपण प्रसन्न व्हा हे गुरु आपण क्रोधाचा त्याग न करता अत्यंत दुखीत झालेल्या आणि शरण आलेल्या आमचा जर त्याग कराल तर हे मुने आपण त्याग करता क्षणीच आम्ही सर्व जाणव रसातळाला जाऊ तेव्हा आम्हाला क्षमा करा प्रल्हादाचे भाषण श्रवण करून भृगुनंदन शुक्राने ज्ञानदृष्टीने सर्व अवलोकन केले मन संतुष्ट करून हसत हसत तो त्यांना म्हणाला हे दानव हो तुम्ही भिवू नका रसातळालाही जाऊ नका अमोग मंत्रांनी खरोखर मी तुम्हा यजमानांचे रक्षण करीन मी आज जे सिद्धांतरूप सत्य आणि हितावह भाषण करीत आहे ब्रह्मदेवापासून पूर्वी मी जे श्रवण केले आहे तेच हे धर्म करा अवश्य घडून येणाऱ्या आज कालयोगामुळे निसंशय तुमचे बल कमी झाले आहे ह्यास्त देवांच्या हातून एक वार पराजय पाऊन तुम्ही पाताला मध्ये जाल तुमचा काल फिरला आहे असे ब्रह्मदेवानेही सांगितलेले आहे तुम्ही आजपर्यंत सर्वात समृद्ध राज्याचा पूर्णपणे उपभोग घेतला असून पूर्ण दहा युगेपर्यंत देवांच्या मस्तकी पाय ठेवून योगाने त्रैलोक्याचे संपर्ण राज्य तुम्ही केले आहे आता येथून पुढे तुमच्या उत्कर्षाचे दिवस नाहीत आता यापुढे सावर्णिक मनवंतरामध्ये तुमचे राज्य होईल हे प्रल्हा तुझ्या त्रैलोक्य विजयी बली नामक पौत्राला जेव्हा देव विष्णूने वामनरूप धारण करून त्रैलोक्य के हरण केले तेव्हाच त्या विजयीशील देवाने तुझ्या पौत्राला अनुलक्षण सांगून ठेवले आहे देवांची इच्छा सिद्धीच जाण्याकरता ज्याने बलीचे राज्य हरण केले त्यानेच पुढे सावर्णिक मनवंतर प्राप्त झाले असता तू इंद्र होशील असे सांगून ठेवले आहे भार्गव म्हणतो हे प्रल्हादा याप्रमाणे विष्णूने तुझ्या पौत्राला सांगितलेले आहे सांप्रत कोणत्याही प्राण्याच्या दृष्टीस न पडता तो तुझा पौत्र भयभीत झालेल्या पुरुषाप्रमाणे गुप्तपणे यथेष्ट सर्व ठिकाणी संचार करीत आहे एकदा इंद्राच्या भीतीमुळे गर्धगरूप धारण करून तो एका ओसाड घरात असता त्याची आणि इंद्राची गाठ पडली तेव्हा इंद्र म्हणाला हे दैत्यश्रेष्ठा तू गर्धगुरूप कशाकरता धारण केले आहेस अरे तू सर्व जगताचा उपभोक्ता असून दानवांचा अधिपती आहेस तस्मात हे राक्षश्रेष्ठा गर्धवूपाने राहणे तुला लज्जास्पद कसे वाटत नाही हे इंद्राचे भाषण श्रवण करून दैतराज बलिताला म्हणाला हे इंद्रा ह्या योनीमध्ये काय बरे दुःख आहे ज्याप्रमाणे महा विष्णूने मत्स्य पूर्मादी योनीत जन्म घेतला त्याचप्रमाणे मी ही कालचक्रामुळे गर्धव रूपाने राहिलो आहे ज्याप्रमाणे पूर्वी खर, तो ब्रम्हत्येने पीडित झाल्यामुळे कमलामध्ये गुप्त होऊन राहिलास त्याचप्रमाणे मीही आता गर्दभरूप धारण करून राहिलो आहे हे इंद्रा दैवाधीन प्राण्याला सुख काय आणि दुःख तरी काय सर्व परावलंबी आहे खरोखर काल हा आपल्या इच्छेप्रमाणे प्राण्याला वागवीत असतो त्याला काय करावे ह्याप्रमाणे ते इंद्र आणि बली सुखदुःखाविषयी विचार करीत असता परस्परात उत्तम भाषण करून आणि तत्व जाणून स्वस्थानी परत गेले हे प्रल्हादा प्रमाणे देवाची बलिष्ठता मी तुला कथन केली आहे तात्पर्य देव असुर आणि मानव ह्यासह सर्व जगत दैवाधीन आहे तेव्हा दैवाचा प्रभाव जाणून तुम्ही योग्य कार्य करा मी इतकेच सांगतो ते ऐका अध्याय चौदावा समाप्त